स्कंद बारावा अध्याय चौदावा उपसंहार सूत म्हणाले हे मुनी हो वेदांचा अर्थ श्लोकात्मक श्रीमद भागवत पुराण देवीच्या मुखकमलातून बाहेर पडले वटपत्रावर शयन करणाऱ्या विष्णूस त्याचा प्रथम उपदेश झाला त्याच्याच ब्रह्मदेवाने शंभर कोटी विस्तार केला शुक्राचार्यासाठी व्यासांनी त्याचे सर काढून अठरा श्लोकांचे बारा स्कंद असलेले देवी भागवत पुराण रचले ते मूळ शंभर कोटींचे पुराण देवलोकात अद्याप आहे व्यासांनी पुराण शुकास सांगितले तेव्हाच मीही श्रवण केले तेच मी तुम्हाला सांगितले यासारखे दुसरे पुण्यकारक काही नाही ते अश्वमेधाचे फल देते वस्त्रे आभरणे यांनी पौराणिकाचे पूजन करावे त्यालाच व्यास कल्पून स्वतः उपोषित राहावे आणि त्याच्या मुखाने हे श्रवण करावे नंतर आपल्या हाताने हे पुराण लिहून अथवा कोणाकडून कुण। लिहून घेऊन भाद्रपद पौर्णिमेस ते सुवर्णसिंहासनासह पौराणिकास द्यावे नंतर दक्षिणा आणि सालंकृत सवत्स अशी कपिला गाय त्याला अर्पण करावी समाप्तीनंतर जेवढे अध्याय आहेत तेवढे ब्राह्मण सुवासिनी बटू इत्यादींना भोजन घालावे त्यांच्या ठिकाणी देवीची भावना करून वस्त्रे अलंकार वगैरे त्यांची पूजा करावी त्यामुळे भूमिदानाचे फल मिळते आणि ताता शेवटी देवी पुराज जातो पुत्रेच्छुला पुत्रलाभ धनेच्छुला धनलाभ विद्यार्थ्याला विद्याप्राप्त होते मृतवंध्या आणि वंध्या, वंध्या यांचे दोषही याच्या श्रवणाने नाहीसे होतात ज्याच्याजवळ हे पुस्तक असते त्याची नित्यपूजा होते त्याच्या गृही रमा आणि सरस्वती नित्यवास करतात बेताळ राक्षसी डाकिणी ज्वर यापासून तो मुक्त होतो या पुराणाची शंभर आवृत्ती केल्यास क्षयरोग नष्ट होतो संध्या केल्यावर एकेका अध्यायाचे पठन केल्यास मनुष्य ज्ञानी होतो हे मुने संकटप्रसंगी पुराणाच्या योगाने शकून पहावे शरद ऋतूतील नवरात्रात भक्तीपूर्वक पाठ करावा म्हणजे जगदंबिका प्रसन्न होऊन इच्छित फल देते वैष्णव शैव सूर्योपासक गाणपत्य यांनीही रमा आणि उमा यांच्यासाठी या पुराणाचा नवरात्रात पाठ करावा गायत्री प्रित्यर्थही पाठ करावा सर्वांची उपासना सर्व देवतांसाठी शक्तीयुक्तच असते म्हणून शक्तीच्या संतोषासाठी हे पुराण पठण करावे शूद्र आणि स्त्रिया यांनी याचे पठण करू नये त्यांनी ते द्विजमुखाने श्रवण करावे आता मी याचे सार सांगतो हे पुण्यकारक पुराण वेदाचे सार आहे हे मुनिजन हो आता गायत्रीने प्रतिपादिलेल्या सच्चितानंदमयी अशा देवीस मी नमस्कार करतो ती परमपुरुष रूप देवी आपल्या बुद्धीस प्रेरणा देवो हे सुताचे वचन ऐकून तपरूपी धन असलेल्या नैमिषारण्यात वास करणाऱ्या शौनकादी ऋषींनी त्या सूताचे आदराने पूजन केले तेव्हा प्रसन्नमुख होऊन देवीच्या पदकमलाचे पूजन झाले त्या पुराणाच्या श्रवणाने सर्वांना परमशांती लाभली नंतर क्षमा मागून त्यांनी सुता स्वंदन केले ते म्हणाले खरोखरच तूच या संसार समुद्रातून आम्हाला तारणारा आहेस अशा रीतीने गुहे असे पुराण सांगून आणि अंबेच्या चरणकमला ठिकाणी आसक्त असलेला तो पुराणिक सूत जगदंबेचे चिंतन करीत तेथून निघून गेला अध्याय चौदावा समाप्त स्कंध बारावा समाप्त